कंद पहिला अध्याय सत्रावा। अध्याय सत्रावा। शुकाचा राजवाड्यात सन्मान करतात असे सांगून शुक पित्याच्या पायापडून हात जोडून म्हणाला हे महाभाग्यवान आपला उपदेश मी ग्रहण करतो मी जनकाकडे जाऊन त्याच्या अधिपत्याखाली विदेह देश अवलोकन करून तो राजा दंडाशिवाय कसे राज्य करतो हे पाहतो माझी माता वंध्या आहे असे म्हणण्याप्रमाणे मला जनकाचे चरित्र भासत आहे जनकाला भेटण्यास उत्सुक असलेल्या आपल्या पुत्राला प्रेमालिंगन देऊन व्यास म्हणाले दीर्घायुषी हो तेथून तू परत इकडे ये कोणत्याही प्रसंगी तू इतरत्र जाऊ नकोस कारण तू दृष्टीसमोरून दु दुरावलास म्हणजे मला वाईट वाटते तू माझा प्राण आहेस जनकाची भेट झाल्यावर तुझा संदेह नाहीसा होईल मग वेदाध्ययन करून तू सुखाने येथे राहा शुकाने व्यासाना प्रदक्षिणा घातली आणि त्वरेने तो तेथून निघून गेला वाटेल अनेक देश अनेक वने फळा फुलांनी संपन्न भूमिप्रदेशाचे दर्शन घेत आणि ठीक ठिकठिकाणच्या ऋषी मुनी आणि याचकाना अवलोकन करीत तो निघाला शैव पाशुपत सौर उक्त वैष्णव पाहात आणि धर्मावर लक्ष स्थिर करून तो जात असता त्याला क्षणोक्षणी आश्चर्य वाटू लागले दोन वर्षात नेरू पर्वत त्याने उल्लेख दिला आणि एक वर्षांनी तो हिमालयापर्यंत पोहोचला तेथून मिथिला नगरीत आला तेथील सदाचारी आणि सर्व प्रकाराने संपन्न होती मिथिला नगरीजवळ द्वारपालाने त्याला अडवली तू कोण कोठला आणि कशासाठी आलास असा प्रश्न शुकाला विचारला परंतु शुक काहीच बोलला नाही द्वारातून बाहेर पडून तो निश्चल उभा राहिला आणि स्वतःशीच हसू लागला तेव्हा द्वारपाल म्हणाला हे ब्राह्मणा तू मुका आहेस का तू काही काम असल्याशिवाय सांग आणि नगरात प्रवेश कर शुक म्हणाला तुझ्या बोलण्यावरून मी ज्या कामासाठी आलो ते प्राप्त झाले विदेह नगर पाहण्यासाठी आणि राजाची भेट घेण्यासाठी दोन पर्वत ओलांडून येथे येण्याची मला दुर्बुद्धी झाली पण पित्यानेच माझी फसवणूक केल्याने कुणालाच दोष देता येत नाही हो मी या मोहसागरात पडलो अरे मेरू पर्वत आणि मिथिला नगरी किती अंतर हे शेवटी काय फळ मिळालं दैवाने माझा घात केला हेच खरे पण आज शुभ आणि अशुभ कर्म मला भोगलेच पाहिजे नशीबच माणसाला उद्योग करायला लावते त्यात काही तीर्थही नाही आणि देवही नाही तेव्हा येथे येण्याचे श्रम मी का घेतले नगर असून प्रवेश नाही राजा असून विदेही असे म्हणून शुक पुन्हा स्तब्ध राहिला त्यावरून कोणीतरी महाज्ञानी श्रेष्ठ पुरुष आला असावा असे द्वारपाला वाटले तो क्षमा मागून म्हणाला महाराज आपले इच्छित प्राप्त करून घेण्यासाठी कोठेही जा माझा अपराध घडला तरी क्षमा करावी शुक म्हणाले यात तुझा दोष नाही तू परतंत्र आहेस सेवकाने स्वामी कार्य केलेच पाहिजे म्हणून तू मला अटकाव केलास तसा राजाकडेही दोष नाही कारण राजाने चोर शत्रू यांची चौकशी केलीच पाहिजे मीच दोषी म्हणून येथे आलो प्रगृहे जाणे हे कमीपणाचे आहे वारपाल म्हणाला हे ब्रह्मण्य सुखदुःख कोणते कल्याणाची इच्छा असणाऱ्याने काय करावे शत्रू वा मित्र कोण हे आपण मला कथन करा शुक म्हणाला सर्वत्र अनुरक्त आणि विरक्त असे दोन प्रकारचे जन दृष्टीस पडतात शास्त्रजन्य आणि मतीजन्य असे दोन प्रकारचे चातुर्य आहे ते योग्य व अयोग्य असे असते महाराज मी विद्वान नसल्याने आपण सांगितले त्या आता विस्ताराने कथन करा द्वारपाल नम्रतापूर्वक म्हणाला ज्याचे संसारात मन असेल त्याला अनुरक्त म्हणतात त्याला अनेक प्रकारचे दुःख आणि दोन प्रकारचे सुख मिळते ते न प्राप्त झाल्यास दुःख होते म्हणून योगाने सुख होणारा उपाय योजावा जो त्याच्या विघ्न आणतो तो, तो शत्रू होय सुख देणारा अनुरक्त पुरुष मित्र होय चतुर्मोह पावत नाहीत मूर्ख मोहावश होत असतात आत्म्याविषयी अनुरक्त असलेला विरक्त पुरुष म्हणजे एकांताचे अवलंबन आत्मचिंतन वेदांत विचार असून संसार कथन हे दुःख होय शुभेच्छु ज्ञानी पुरुषाला काम क्रोध प्रमाण वगैरे पुष्कळ शत्रू असतात संतोषासारखा त्रिभुवनात दुसरा बंधून आहे शुकाचे हे भाषण ऐकून तो ज्ञानी आहे असे जाणून द्वारपाल शुकाला घेऊन रमणीय चौकात गेला तो विधेय वस्तूंनी समृद्धाचा चौक होता खरेदी विक्री करणारे राग द्वेष काम मोह यांनी व्याप्त असलेले विवाद करणारे जन अवलोकन करीत ते महानगर पाहत पाहत तो राजमंदिराकडे चालला प्रति सूर्यासारखा तेजस्वी शुक राजप्रसादा जवळ आला तेथेही द्वारपालाने अडवले म्हणून मोक्षाची उभा राहिला छाया व ऊन हे समान मानणारा तो तेजस्वी ते एकांत स्थानाप्रमाणेच ते ध्यान करू लागला थोड्याच वेळात राजाचा आमात्य तेथे ते येऊन त्याला नम्रतापूर्वक प्रणाम करून राजवाड्याच्या दुसऱ्या चौकात घेऊन गेला तेथे दिव्य मनोहर प्रफुल्ल असे रमणी शुक्रेथेच थांबला तेथील स्त्रियांनी त्याचे विधीपूर्वक पूजन करून नाना प्रकारच्या अन्नाने त्याला संतुष्ट केले नंतर त्या मदन विभाग स्त्रियाने त्याला अंतःपुरातील रमणीय वन दाखवले शुक तरुण रूपवान सौंदर्य संपन्न आणि मनोहर होता त्याला पाहून त्या स्त्रिया मोहित झाल्या परंतु मुनी जितेंद्र मातृभाव मुनी धरला क्रोध जिंकून हर्षखेदा पासून अलिप्त राहिला उत्कृष्ट श्रंगारलेली मोह शय्या त्याच्यासाठी तयार करण्यात आली पण दर्भधारी शुक पाद करून आणि सायन्स संध्या उडकून एक प्रहरानंतर त्याने शयन केले दोन प्रहर निद्रा घेऊन तो उठला रात्रीचा शेवटचा प्रहर त्याने ध्यानातच घालवला स्नानादी प्रातकृत्य करून तो पुन्हा स्वस्तचित्त राहिला अध्या सतरावा समाप्त